स्कंध सातवा अध्याय सोळावालोदराच्या राजपुत्राला आपल्या पित्याला जडलेल्या रोगाची वार्ता समजताच त्याने पित्याकडे परत जाण्याचे ठरविले कारण आपल्या पित्याविषयी त्याचे प्रेम अत्यभूत असे होते संवत्सर उलटून गेल्यावर तो पित्याच्या दर्शनासाठी आदरयुक्त मनाने वनातून निघाला आपल्या पित्याचे दर्शन घेण्यास उत्सुक झालेल्या राजपुत्राला वाटेतच इंद्राने विप्राचे रूप घेऊन अडविले आणि युक्ती प्रयुक्तीने राजपुत्राला पित्याकडे जाण्यापासून परावृत्त केले इंद्र म्हणाला हे राजपुत्रा राजनिती दुर्घट तुला काही त्याची जाण नाही केवळ तू मूढ असल्यानेच राजाकडे जाण्यासाठी उतावीळ झाला आहेस पण हे राजपुत्रा तुझा पिता वेदांत पारंगत अशा ब्राह्मणांकडून यज्ञ करवी आणि तुझा प्रज्वलित अग्निमध्ये होम कार्यालि देईल खरोखरच सर्व जीवांना आपला प्राण अत्यंत प्रिय असतो केवळ त्यासाठी ते पुत्र भार्या धन जोडीत असतात अरे स्वतःच्या प्राणाच्या रक्षणासाठी तो राजा विधीपूर्वक तुझे होमात हवन करेल आणि रोगमुक्त होण्याचा प्रयत्न करेल म्हणून तू यावेळी राजाकडे न जाता तुझा पिता स्वर्गवासी झाल्यावर तू तेथे जा आणि सुखाने राज्य करू शकत आणखी एक वास्तव्य करून राहिला त्याने पित्याकडे जाण्याचे मनात आणले नाही पण पुढे आपल्या पित्याला दुःख भोगावे लागत असल्याने त्याचे जे हाल होत आहेत त्याची वार्ता श्रवण करताच राजपुत्राने मृत्यूच तयार होऊन पित्याकडे जाण्याचे मनात ठरवले तो पुन्हा मनातून पित्याकडे जाण्यास निघाला असता इंद्राने पुन्हा विप्रवेशाने त्याला परावृत्त केले इकडे राजा रोगाने पीडित झाल्यामुळे वशिष्ठ मुनीना रोगनाशासाठी उपाय विचारू लागला तेव्हा महाविचारी ब्रह्मपुत्र वशिष्ठ म्हणाले हे राजा आता यावर एकच उपाय कर तू एक पुत्र विकत घे आणि त्या पुत्राच्या योगाने तू यज्ञ कर म्हणजे तू शापापासून मुक्त होऊन तुझी व्याधी नाहीशी होईल शास्त्राप्रमाणे विकत घेतलेला पुत्र, पुत्र शास्त्र म्हणून कोणीही ब्राह्मण द्रव्य लोभाने आपला पुत्र तुला विकत देईल त्या पुत्राच्या योगाने यज्ञ करून वरुणा संतुष्ट कर म्हणजे तो तुला सुख प्राप्त करून देईल महात्म्या वशिष्ठ गुरुचे भाषण ऐकून राजाला आनंद झाला नंतर आपल्या प्रधानाला बोलावून पुत्र विकण्यास तयार असलेल्या ब्राह्मणाचा शोध करण्यास त्याला सत्वर पाठवले त्या राज्यात अजिगर्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो अत्यंत गरिबीत आपले दिवस कंठीत होता त्याला तीन पुत्र होते त्या निर्धन ब्राह्मणाकडे जाऊन प्रधान त्याला म्हणाला हे द्विजा तुला शूनक पुनशेप आणि शून या नावाचे तीन पुत्र आहेत त्यापैकी कोणताही एक पुत्र तू मला विकत दे मला कर्तव्य आहे या बदल मी तुला संभर गाई देण्यास तयार आहे प्रधानाचे बोलणे ऐकून भुकेने व्याकुळ झालेल्या अजिगर्ताने विचार करून आपल्या तीन पुत्रांपैकी एक पुत्र विकण्याचे ठरवले त्याचा थोरला पुत्र आता करता झाल्यामुळे त्याला देण्यास मन होईना धाकट्यास विकत देण्यास मातेने नकार दिला म्हणून शेवटी मधला पुत्र शून राजाने नरमेद यज्ञाची तयारी केली त्या शूनक्षेपाला पशु ठरवून वधस्तंभाला बांधण्यात आले आपल्यावर कसले तरी संकट ओढवले आहे हे जाणून तो दिन वदन होऊन रडू लागला त्याचे सर्वांग थरथर कापू लागले त्या बालकाची ती दयनीय अवस्था पाहून यज्ञ मंडपातील मुनीही राजा करण्यासाठी त्या शोकविभल बालकाचा वध करण्यासाठी मारे करी हातात शस्त्र घेईना तो वधकर्म करणारा म्हणाला अरे अत्यंत करुण होऊन रोदन करीत असलेल्या या करीब ब्राह्मण पुत्राचा मी कदापिही वध करणार नाही असे सांगून तो निघून गेला राजा चिंतेने व्यग्रहून ब्राह्मणानं म्हणाला हे धर्मपंडितानु आता हा यज्ञ कसा पुरा कराल तेव्हा सर्व ब्राह्मण मंडळी आपापसात आप कलकलाट करू लागली युनशेप तर जोरजोराने आक्रोश करीत होता सर्वजण शोकाकुल झाले होते त्या बालकाचा वध करण्यास कोणीच पुढे येईना अखेर अजिगरत उठला आणि राजासमोर येऊन म्हणाला हे नृपश्रेष्ठा मी तुझे यज्ञ कार्य करतो तू शांत हो पण मला विपुल द्रव्य मात्र दे म्हणजे मी सत्वर या पशुचा वध करतो मला धनाची गरज असल्याने तुझे हे यज्ञ कार्य मी खचित पूर्णत्वास ने हे राजा दुःख भोगलेला आणि निर्धन माणूस हा अत्यंत निर्दय झालेला असतो त्याच्या ठिकाणी दयेचा पाझर फुटत नाही हे निश्चित समज राजाने आनंदित होऊन त्या ब्राह्मणाला आणखी शंभर गाई देण्याचे वचन दिले तेव्हा अत्यंत सिद्ध झाल्याचे पाहून आणि शूनने ऐकून तेथील उपस्थित असलेले सर्व प्रजाजन पंडित व्याकुळ झाले आणि दुःखाने आक्रोश करू लागले ते सर्वजण अजिगर्ताची निर्वत्सना करू लागले ते म्हणाले अहो खरोखरच प्रत्यक्ष पुत्राचा वध करणारा हा ब्राह्मण नसून केवळ पशुतुल्य क्रूर कर्मरत असलेला साक्षात चांडाळ आहे चा हा नीच अत्यंत पापी असून जणू काय आहे द्रव्य लोभाने हा कुलनाशक आपल्या पुत्राचाही वध करीत आहे अरे महापाप्या चांडाळा तुझा धिक्कार असो तू केवढे हे घोरपातक करीत आहेस अरे प्रत्यक्ष पुत्राचा वध करून प्राप्त झालेल्या धनापासून तुला कसले सुख लावणार आहे अरे आपला स्वतःचा आत्माच आपल्या शरीरापासून पुत्र रुपाने उत्पन्न होतो हे वेदांत तत्व तू जाणतोस तरीही तू पापबुद्धीने आपल्या आत्म्याचा वध करण्यास का बरे उद्युक्त झाला आहेस अशा प्रकारे तेथील जन अजिगरत्याची निंदा करू लागले सर्वत्र गडबड उडाली त्याच वेळी विश्वामित्राला दया येऊन तो राजाजवळ गेला आणि राजाला म्हणाला हे राजा अत्यंत दुःख वेगाने रडत असलेल्या मुक्त कर तुझा ऋतू पूर्ण होऊन तुझ्या रोगाचा ही नाश हे, हे, महापातक असुन, दया सर्वत कुष्ट हे राजा कामी पुरुषांना बरे वाटावे म्हणून विधीने यज्ञाची प्रेरणा केली आहे तेव्हा विचार करून तू स्वतःच्या शरीर रक्षणासाठी दुसऱ्याचा प्राण घेऊन नाश करण्याचे महापाप करू नकोस आपले शुभ होण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषांचे ठिकाणी चित्ताने राहिल्यास परमेश्वर प्रसन्न होत असतो हे राजेश्वरा सर्व प्राणी मात्र आत्मरूप आहेत असे समजावे प्रत्येक प्राण्याला आपला जीव प्रिय आहे तू सुद्धा स्वतःचा देव सुस्थितीत राहावा म्हणून या बिचाऱ्या बालाची हत्या करण्यास प्रवृत्त झाला आहेस हे राजा स्वतःच्या सुखाचे स्थान जो देह त्याचे रक्षण तू करू इच्छितोस तशी इच्छा या बालकाला होणार नाही का हे राजा त्याचे आणि तुझे पूर्वजन्मीचे वैर नाही ना त्यामुळेच का तू या निरपराध बालकाचा वध करीत आहेस कोणतेही वैर नसताना जो माणूस निरपराध प्राण्यांचा वध करतो तो वधलेला जीव दुसऱ्या जन्मी त्या वध करणाऱ्या वध करतो केवळ स्वतःच्या सुखासाठी धनाची अपेक्षा करणारा हा शून्य दुष्ट दुराचारी आणि दुर्गुद्धी आहे एकदा तरी गयागमन अश्वमेध याग नील वृषोत्सर्ग वुरु, करील अशी इच्छा धरून आपल्याला जास्त पुत्र होण्याची इच्छा धरावी हे राजा आपल्या राज्यात पापकर्म करणाऱ्या दुसऱ्या प्रत्येक दुष्टाच्या पापाचा सहावा भाग राजाला भोगावा लागतो म्हणून पापकर्म करणाऱ्या त्यापासून परावृत्त केले पाहिजे तू सुप्रसिद्ध अशा सूर्यवंशात जन्मास येऊ नही राजा त्रिशंकूचा पुत्र होऊ नही ह्या पुत्र विकणाऱ्या निषेध का केला नाहीस हे राजा तू आर्य असूनही अनार्यांप्रमाणे वागत आहेस हे तुला अत्यंत आहे तेव्हा माझ्यासारख्या मुनिवचना करत होईल हे राजा अविचाराने शाप प्राप्त होऊनही मी चांडा झालेल्या तुझ्या पित्याला त्याच देहाने स्वर्ग प्राप्त करून दिला म्हणून तू माझे प्रेम विचारात घेऊन तू माझे आई आणि या दुःखी बालकाला सत्वर मुक्त करूयुल्य राजा, राजा यज्ञामध्ये मी याचक होऊन तुला विनंती करीत आहे पातक तू जाणतोस ना अशा प्रकारच्या यज्ञात याचकांच्या सर्वच मागण्या राजाने पूर्ण कराव्यात नाही तर तुला निश्चित पातक लागेल विश्वामित्रांचे बोलण्या ऐकून राजा हरिश्चंद्र म्हणाला हे गादे हे मुने हे विश्वामित्रा मी जलोदराने अत्यंत दुःखीत आहे म्हणून मी या पुत्राला मुक्त करणार नाही हे मागणे सोडून आपण काहीही मागा मी आपले मनोरथ पूर्ण करीन पण या यावेळी मला या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू नका राजाचे हे बोलणे ऐकून विश्वामित्राने शूनेपाच्या म्लान वदनाकडे पाहिले राजाबद्दल अत्यंत तिरस्कार उत्पन्न होऊन विश्वामित्र अत्यंत क्रोधायमान आणि संतप्त झाला अध्याय सोळावा समाप्त